ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्में पांचाल मगधदेश वर्णन शुक्रता दिवोदा सुदास सहदेव सोमक अंभर पुत्र होते सर्वतला जंतु सर्वे लहान प्रश्यत होता प्रश्यता पुत्र द्रुपद होता द्रुपदासी द्रौपदी नावा कन्या आणि दृष्टधुम्न इत्यादी पुत्र होते दृष्टधुम्नाचा पुत्र धृष्टकेतू होता भरम्याशाच्या वंशात उत्पन्न झालेले हे राजे पांचाल म्हणले जातात रजमेढाचा कन्या तपती इत्याशी झाला तिच्यापासून कुरुक्षेत्राचा स्वामी कुरू याचा जन्म झाला कुरूचे परीक्षित सुधन्वा जन्नू आणि निषधाश्व असे चार पुत्र होते सुधन्वाला सुहोत्र सुहोत्राला चवन शेवणाला कृती कृतीला उपरीचेर वसू आणि उपरीचेर वसूला बृहद्रथ इत्यादी अनेक पुत्र झाले त्यामध्ये बृहद्रथ कुशांब मत्स्य प्रत्यग्र चेप इत्यादी चे देशाचे राजे झाले बृहदरथाचा पुत्र कुशाग्र होता कुशाग्राचा ऋषभ ऋषभाचा सत्यहित सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता बृहरथाच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे दोन तुकडे उत्पन्न झाले त्यांना त्यांच्या मातीने बाहेर फेकून दिले तेव्हा जरा नावाचा राक्षसीने जिवंत हो जिवंत हो असे म्हणून खेळत खेळत ते दोन्ही तुकडे एकमेकांना जोडले त्या जोडलेल्या बालकाचे नाव जरासंध असे झाले जरासंधाचा पुत्र सहदेव सहदेवाचा सोमापी आणि सोमापीचा पुत्र श्रुतस्रवा झाला कुरूचा ज्येष्ठ पुत्र परीक्षित याला काही संतान झाले नाही जन्मूचा पुत्र सुरथ सूरत झाला सुरथाचा विदुरथ विधुरथाचा सा सार्वभौम सार्वभौमाचा सा जयसेन जयसेनाचा सा राधिक आणि राधिकाचा आयुत क्रोधन क्रोधनाचा देवाती देवाचा प्रतिपाचे देवापी शंतुन आणि बाहलिक असे तीन पुत्र होते देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला म्हणून त्याचा लहान भाऊ शंतून राजा झाला पूर्वजन्मी शंतूनचे नाव महाभीष असे होते तु ज्रधाला अपने हाथ ने स्पर्श करी तोण हो सारखा आनंद अद्भुत शक्ति मुंतु अड़े एकदा शतनू का राज्य बारा वर्ष इंद्राने पाउस पड़ा नहीं केव शाह ब्राह्मण शंतनूला तू थोरला भाऊ देवा अगोदर विवाह कर अग्निहोत्र स्वीकारलेस मनु तू परिव्यक्त है तुझा राज्य पाउस पड़ा नहीं आता जर तुला अपने नगर आष्ट्रो यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे जेव्हा ब्राह्मणाने शंतूनला असे सांगितले तेव्हा त्याने वनात जाऊन देवापिला राज्य स्वीकारण्याची विनंती केली परंतु शंतूनचा मंत्री अश्मरात याने अगोदर। त्याच्याकडे काही ब्राह्मण असे पाठवले होते की ज्यांनी वेदांना दूषणं देणाऱ्या वचनाने देवापिला वेदमार्गापासून परावृत्त केले होते त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला म्हणून तो राजाधीकाराला अपात्र ठरला आणि मग शंतूनच्या राज्यात पाऊस पडला देवाती ती अजूनही योग साधना करीत कलापग्रामात राहत आहे जेव्हा कलियुगामध्ये चंद्रवंशाचा नाश होईल तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करेल शंतूनचा लहान भाऊ बालिक याला सोमदत्त पुत्र झाला सोमदत्ताला भुरी भुरीश्रवा असे तीन पुत्र झाले शंतूनूपासून गंगेला नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा पुत्र झाला तो सर्व धर्म जाणणाऱ्यामध्ये अग्रगण्य भगवंताचा भक्त आणि परमज्ञानी होता तो वीर नेता होता। अग्रगण्य आपले गुरु परशुराम याला सुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होती म्हणजे हरवली होती शंतनुला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून दोन पुत्र झाली चित्रांगन आणि विचित्रवीर्य चित्रांगदाला चित्रांगंद, चित्रांग चित्रांगंद नावाच्या गंधर्वाने मारली शंतूनशी विवाह होण्यापूर्वी याच सत्यवतीपासून पराशराना भगवंताचे साक्षात कलावतार भगवान व्यास मुनी झाला मी त्यांच्याकडूनच या श्रीमद भागवत महापुराणाची अध्ययन केली हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे म्हणून माझे वडील भगवान व्यासानी आपल्या पैल इत्यादी शिष्यांना सोडून शांत आशा मला शिकवली शंतनूचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य यांनी स्वयंवरातून बळझबरीने आणलेल्या काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला विचित्रवीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासानी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा दोन पुत्रांना जन्म दिला तसेच त्याच्या दाशीपासून विदुराला जन्म दिला परीक्षिता धृतराष्ट्राची पत्नीही होती गांधारी तिला शंभर पुत्र व एक कन्या झाली त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन कन्याचे नाव दुशला असे होते पांडूची पत्नी कुंती शापित पांडू स्त्री सहवास करू शकत नव्हता त्याची पत्नी कुंती हिला धर्म वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर भीमसेन आणि अर्जुन असे तीन पुत्र झाले हे तिघेही महारथी होते पांडूच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मादरी असे होते दोन्ही अश्विनी तिला नकुल आणि सहदेव असे दोन पुत्र झाले या पाच पांडवांच्या द्वारा द्रौपदीपासून तुझ्या पाचही चुलत्यांचा जन्म झाला यापैकी युधिष्ठिराच्या पुत्राचे नाव प्रतिविंद्य होते भीमसेनाचा पुत्र श्रुतसेन अर्जुनाचा श्रुतकीर्ती नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतकर्मा याशिवाय युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक आणि भीमसेनाला खिडिंबेपासून घटोत्क आणि कालीपासून सर्वगत नावाचा पुत्र झाला पर्वतकुमारी विजयापासून सहदेवाचा सोहोत्र आणि करेनुमतीपासून नकुलाला निरमित्र झाला नागकन्या उलुपीपासून अर्जुनाला येरावान आणि मणिपूर नरेशाच्या कन्येपासून बब्रुवाहनाचा जन्म झाला बब्रुवाहन कराराप्रमाणे माता म्हहाचाच पुत्र मानला गेला कारण अगोदरच तसा निर्णय झाला होता अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला वीर अभिमन्युने सर्व अथिरथीना जिंकले होते त्याच्यापासूनच उत्तरेच्या ठिकाणी तुझा जन्म झाला ज्यावेळी कुरवंश नष्ट झाला होता तेव्हा असोत्थांब्याच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास परंतु भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रभावाने तुला मृत्यूच्या जबड्यातून सोडवले हे राजा तुझे हे जनमेजे श्रुतशेन भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत तक्षक नसल्यामुळे तुझा मृत्यू झाला हे समजल्यानंतर जनमेजे क्रोधाने सर्पयज्ञ करून अग्निकुंडात सर्पांचे हवन करेल तो कावशेय तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अस्वमेध यज्ञ करेल आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून भगवंताची आराधना करेल हे राजा जनमेजयाचा पुत्र शतानिक होईल तो याज्ञवल्के ऋषी पासून तिन्ही वेदांच्या आणि कर्मकांडाचे तसेच कृपाचार्या करून विधेचे शिक्षण प्राप्त करेल आणि शौनकाकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल शतानिकाचा सहस्रानिक सहस्रानिकाचा अस्वमेध आणि अस्वमेधाचा असीम आणि असीम पुत्र नेहमी होईल जेव्हा हस्तिनापूर गंगा नदीत वाहून जाईल तेव्हा तो कौशम जहां तो कौशां भी पुरी मधे सुखाने राहुल चक्र हो चित्ररथा कविथ कविथा वृष्टि वृष्टि नृचक्षु नृचक्षुखी नल सुखी नला परिप्लव सुनई सुनया मेधावी मेधावी का नृपंजयी नृपंजया दुर्व दुर्वाची होिमीपासन बृहदरथ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 आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशाच्या राजांचे वर्णन करून सांगतो सहदेवापासून मार्झारी मार्झारीपासून श्रुतस्रवा श्रुतस्रवापासून निरमित्र नावाचा पुत्र होईल निरमित्राचा सुनक्षत्र सुनक्षाचा भ्रत्सीन भ्रत्सेनाचा कर्मजित कर्मजिताचा श्रतंजय श्रतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र पुध्र शुची असेल शुचीपासून क्षेम क्षमापासून सुव्रत सुव्रतापासून धर्मसूत्र धर्मसूत्रापासून शम शमापासून द्युतसेन जितस्चेन, द्युतसेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल सुबलाचा सुनीत सुनीता सत्यजित सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल हे सर्व बृहतरथ वंशाचे राजे होतील यांचा शासनकाल एक हजार वर्षांचा असेल या ठिकाणी बावीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू